पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रकरण पंधरावे बनिया गांधीजी एकदा म्हणाले होते मी बनिया आहे आणि माझी हाव फार मोठी आहे तिला काही मर्यादा नाही जातीनं ते बनिया होते वडिलांची दिवाण म्हणून गादी चढवण्यासाठी त्यांना तयार केलेलं होतं पण ते कधी दिवाण झाले नाहीत त्याऐवजी भिक्षेकरासारखं ते भिक्षे जगले पण त्यांच्या आतला बनिया सतत जागा होता ते फार काटकसरी होते आणि स्वस्त टिकाओ आणि तरी कलात्मक वस्तूंची त्यांना फारक होती त्यांनी सगळ्या चेनीच्या गोष्टींचा त्याग केला होता ते स्वतः तयार केलेलं खाजीचं सा कापड नेसत जाडी भरडी चादर पांघरत आणि हाताने तयार केलेल्या मजबूत चपला वापरत त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलांनाही साधे खाजीचे कपडे वापरायला लावलं होतं ते जेवणातही अनेक पदार्थ घेत नेसत भाकरीचे एक दोन तुकडे भात उकडलेल्या भाज्या कच्ची हिरवी पानं बकरीचं दूध गुळ मध आणि फळ एवढ्याच गोष्टी ते घेत दिवसभरात पाचपेक्षा जास्त पदार्थ ते खात नसत गांधीजी असं मानत की भारत हा गरीब देश आहे इतला गरीब माणूस दिवसाला फक्त एक आना मिळवतो अशावेळी दागिने किंवा सजावटीच्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा अडकून पडणं योग्य नाही तो गुन्हा आहे त्यांच्या पत्नीकडे दागिने नव्हते भारतातली लक्षावधी गरीब मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांच्या चारही मुलांना शाळेत किंवा कॉलेजला पाठवलं नाही ते स्वतः त्यांचे शिक्षक बनले त्यांनी पगार देऊन कोणी नोकर नेमला नाही आणि सर्व प्रकारचे शारीरिक कष्ट ते स्वत करत मातीच्या झोपडीत राहणं त्यांना अधिक पसंत होतं ते अनेकदा पुन्हा पुन्हा भारतभर हिंडले पण तेही तिसऱ्या वर्गाचे प्रवासी म्हणून गाडीत ते बरोबरचे जास्तीचे कपडे किंवा कागदाचे गट्टे उशी म्हणून वापरत स्वदेशी घोंगडी आणि खादीच्या चादरींनी त्यांचा बिछाना बनत असे एकदा त्यांनी मच्छरदानी न वापरता झोपण्याचा प्रयोग केला रात्री झोपताना तेना अंगाभोवती एक चादर गुंडावून घेतली आणि चेहऱ्याला रॉकेल फासलं त्यांनी असं ऐकलं की गरीब शेतकऱ्यांना मच्छरदांनी परवडत नाही त्यामुळे ते असं करतात जेव्हा ते चौथ्यांदा इंग्लंडला गेले तेव्हा त्यांना याची खात्री करून घ्यायची होती की इंग्रज राज्यकर्ते खरोखर भारताला स्वातंत्र्य देणार आहेत की नाही या प्रवासातही ते, ते बोटीवर डेकवरचे प्रवासी म्हणून प्रवास करत होते त्यांचे सेक्रेटरी आणि सहकारी सर्वांना त्यांनी सांगितलं होतं की ट्रंकभर कपडे बरोबर घेऊ नका इंग्लंडमध्येही भारतीय पद्धतीचा धोतर कुर्ता आणि सॅंडल्स असा वेश करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं बोटीच्या प्रवासात एका मित्रानं गांधीजींना सातशे रुपयांची किंमत शाल भेट दिली गांधीजींनी ती सात हजार रुपयांना बोटीवरच विकून टाकली गरीबांचा प्रतिनिधी एवढं करू शकतो ते म्हणत मित्रांनी मला इतक्या शाली दिल्या आहेत की मला त्याचं एक दुकान काढता येईल असे जमलेले सर्व पैसे ते हरिजन उद्दाराच्या कामात वापरत जेव्हा गांधीजी फ्रान्समध्ये उतरले तेव्हा त्यांनी केवळ धोतर नेसलेला पाहून फ्रेंचांना धक्का बसला गांधीजी हसत म्हणाले तुम्ही तुमच्या दक्षात गरजेपेक्षा चार बोट जास्त लांब कपडे वापरता मला गरजेपेक्षा चार बोटं कमी उंचीचे कापड वापरणं योग्य वाटतं काही लोकांना याचं नवल वाटत होतं की गांधीजी इंग्लंडच्या राजाला देखील त्याच पोशाखात भेटणार होते आणि एवढ्या थंडीत आणि चांगले सूट बुट घातलखा लोकांमधे त्यांच्या या अपुऱ्या पोशाखात वावरणार होते गांधीजी मिस्किलपणे त्यांना म्हणाल राजानं आम्हा दोघांच्याही वाटेंचे कपडे घातलेले असतील गोल्डमेज परिषदेला ते चर्चेसाठी गेल ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांमध्ये गेल के आणि बकिंगहॅम राजवाड्यातही गांधीजी आखूड धोतर ठिगळ लावलेली शाल आणि चपला याच पोशकात गेल चर्चिल यांच्याबद्दल रागानं बोलताना म्हणाल भारताचा अर्धनग्न फकीर त्याचा गांधीजींना अभिमानच वाटला लंडनमध्ये त्यांचा रोजचा जीवनाचा खर्च बारा आणंच्यावर नसायचा कोणत्याही प्रकारे वस्तू वाया घालवून गांधीजींना अस्वस्थ करीत असे ते म्हणत चिंध्या विकता येतात आणि दात घासण्यासाठी वापरलेल्या काड्या धून वाळून इंधन म्हणून वापरता येतात दिवसाचे 24 तास ते कामासाठी वापरत ते अतिशय वक्तशीर होते कोणत्याही कामाला उशीर होत नसे त्याचबरोबर कुठलंही काम ते घाईनं करत नसत कमीत कमी बोलण्यावरही त्यांचा विश्वास होता त्यांनी अनेक भाषणं केली अनेक लिख लिहिले पण कधीही बरोबरचे उथळ शब्द वापरले नाहीत सर्व पाटकुरी पत्र आणि पाकीट ते जपून ठेवत त्यांच्या आकाराप्रमाणे ते गठ्ठे बांधून हाताशी ठेवत आणि लिहिण्यासाठी त्यांचा उपयोग करत काही महत्वाचे लेख मस्कूर, एवढाच नवेतर तर व्हाईसराय राजे इंग्लंडचे पंतप्रधान यांना लिहिलेली पत्रं अशा पाटकुऱ्या चिठ्ठ्यांवर लिहिलेली आहेत एकदा एका मुलानं त्यांना भेट दिलेली छोटी पेन्सिल हरवली आणि एकदा त्यांनी अनेक वर्ष वापरलेला पाय घासायचा दगड हरवला तर तो शोधाशोधीनंतर सापडेपर्यंत त्यांच्या जीवाला चैन नव्हती स्वातंत्र्यानंतर जेव्हा मंत्री आणि विधानसभा सदस्य महागडे कागद आणि ऑफिसमधली लेखन सामग्री वैयक्तिक पत्रव्यवहारासाठी वापरू लागले तेव्हा गांधीजींनी त्यांना फटकारलं होतं त्यांनी असा इशारा दिला होता की इंग्रजांच्या सवयी आणि लग्नाचं अनुकरण आपण करत राहिलो तर आपला नाश होईलच पण आपण भारतालाही लयाला नेऊ इंग्रजांना त्यांच्या अंकित देशांमध्ये आपला रुबाब दाखवायचा होता त्यांच्या सर्व खर्चिक सवयी आपण सोडून दिल्या पाहिजेत हाती बनवलेला कागद त्यावर देवानगरी आणि उर्दूत लिहिलेल्या साध्या छपाईतला मजकूर असे कागद पत्र लिहायला वापरले गेले पाहिजेत नेते हे लोकसेवक आहेत त्यांनी खर्चिक मानपत्र आणि महागडे पुष्पगुच्छही स्वीकारता कामा नाही गांधीजी गरीबांसाठी जो निधी जमवत त्यातून पैीन वाचवत असत सार्वजनिक निधीसाठी ज्या मनी येत आणि धनादेश येत त्यांच्यावरची वटवळई वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असे स्वयंसेवकांनी आणि संयोजकांनी जर सार्वजनिक निधीबाबत बेफिक्री दाखवली तर त्यांची गांधीजी चांगलीच खरडपट्टी काढत अठराशे शहाण्णव या वर्षात जेव्हा गांधीजींनी भारताला भेट दिली तेव्हा भारतीय जनतेनं त्यांना एक हजार रुपये दिले त्यांनी त्यांचा खर्च सर्व तपशीलकांसकट लिहून दिला होता त्यात अशा काही गमतीदार नोंदी होत्या ट्राम एक आणा पाणी सहा पैसे जादूगार आठ आणे थिएटर चार रुपये गांधीजी नेहमी म्हणत आपल्या चळवळीत उधळपट्टीला स्थानच नाही स्थानिक कार्यकर्ते जर माझ्यासाठी महाग संत्री किंवा द्राक्ष चालत असतील किंवा मला बारा हवी असताना एकशेवी चालत असतील तर त्याचा परिणाम काय होणार लाखो मुग लोकांचे आपण खरेखुरे विश्वस्त झालो पाहिजे ते सल्ला देत जिथे तुम्ही चालत जाऊ शकत असाल तिथे वाहन वापरू नका त्यांच्या तरुणपणात स्वतः ते खूप चालत दक्षिण आफ्रिकेत ते आश्रमपासून जवळात जवळच्या दुकानात खरेदी करण्यासाठी काही वेळा बेचाळीस मैल चालत असत आणि तेही काही रुपये वाचवण्यासाठी घरून ऑफिसात आणि न्यायालयात ते रोज पायीच जात एकदा त्यांचं भाषण तिकीट लावून आयोजित केले होतं विषय होता, होता राष्ट्रप्रेमासाठी जाती विद्वेष आवश्यक आहे का त्यातून जमलेला निधी देशबंधू स्मारक निधीला देण्यात आला भाषण ईश्वर सत्यरुप आहे प्रथमच ध्वनी करून दिलं एका ग्रामभवन कंपनीला त्यांनी ते प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली अर्ध्या तासात त्यांनी पासष्ट हजार रुपये मिळवले आणि तरिजन निधीला दिल पैस वाचवण्या पैसे पैस मिळवण्याचंही तकफबार होत इंग्रज सरकारन जेव्हा त्यांच्या पुस्तकावर बंदी घातली तव्वि ते त्यांनी ती पुस्तकं उघडपण विकली पाच दहा पन्नास रुपयांनी हिंद स्वराज्याच्या प्रती त्याची मूळ किंमत चार आणि होती दांडी पदयात्रेत त्यांनी उचलला अर्धा तोळा मीठ त्यांच्या एका प्रशासकानं पाचशे रुपयाला विकत घेतलं अर्धा तोळा सोन्याची किंमत तेव्हा चाळीस रुपये होती जगात कुठेही गुन्हा बनियानं मीठ अशा प्रचंड कमतीला विकले नसेल लोक त्यांची स्वाक्षरी घ्यायला येत ते त्यांना माहीत होतं ते, ते स्वाक्षरीसाठी पाच रुपये मागत एखाद्या दात्यानं भले हजारो रुपये दान दिले असतील तरी स्वाक्षरी मागायला आला तरी त्याचीही सुटका नव्हती हो खादीची विक्री वाढावी म्हणून गांधीजी एकदा विक्रेते झाले उजव्या हातात वाराची पट्टी आणि डावीकडे खादीचा डिक ते बिल लिहित गेले आणि त्यांनी थोड्या वेळात चांगली विक्री केली पन्नास मिनिटांत त्यांनी पाचशे रुपयांची खादी विकली आणखी एकदा प्रवासात असताना त्यांनी खादीची विक्री केली त्यांनी आयोजित केलेल्या खादी प्रदर्शनात एका आठवड्यात चार हजार खादी विक्री झाली एरवी तिथे वर्षाला सहा हजार रुपयाची खादी विक्री होत असे या सगळ्या प्रयत्नांमुळे असं झालं की खादी भंडाराची वर्षाची विक्री अठ्ठेचाळीस रुपयांवरून पासष्ट रुपयांवर गेली काँग्रेस अधिवेशनातील हस्तकलेच्या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांना त्यांनी हस्तकलेच्या वस्तूंचे स्वयंसेवी प्रचारक होण्याची विनंती केली परदेशी मालावर बहिष्कार घालण्याच्या त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम असा झाला की बंगालमधील परदेशी कपडाची विक्री पन्नास टक्क्यांनी घटली इतर राज्यातही असंच घडलं आणि परदेशी व्यापाऱ्याला फटका बसला भारताच्या वाढत्या गरजा पाहून आयात वडवावी असं त्यांना वाटे मात्र इंग्रजांचा व्यापार भारताला धोकादायक नसेल तरच त्याला परवानगी द्यावी या मतावर त ठाम होते, खादी वापरायची आणि दुसरीकड़ सगळ्या विदेशी वस्तू वापरायच्या मोठे व्यापारी आणि कारखानदार इंग्रजांशी भागीदारी करून स्वतःच्याच दक्षाची लूट करायची संधी देत होत गांधीजींना संपूर्ण भारतानं खादीचं वस्त्र वापरायला हवी होती आणि कुटुरुद्योगांना नवं द्यायची होती उन्मत्त इंग्रज सरकारकडून त्यांना कोणत्याही सवलती मिळत नव्हत्या अनुदान मिळत नव्हतं आणि दुसरीकडे लोकांची उदासीनता त्यांना निराश करत होती तरीही त्यांना लोकांनी स्वावलंबी बनवायचं होतं अन्न वस्त्र आणि इतर प्राथमिक गरजा भागवण्यासाठी लोकांनी स्वतः कष्ट करावेत स्वतःची कौशल्य वापरावीत याचं शिक्षण ते दे देत होते अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ आणि अखिल भारतीय चरखा संघाची स्थापना झाली आणि त्याच्या शाखा देशभर सुरू झाल्या वर्ध्यामधल्या मगनवाडीत सुतकथाई विणकाम कागद आणि साबण तयार करणं चांबड्यापासून वस्तू बनवणं लोहार काम घाणीतून तेल काढणं मधमाशा पाळणं सुतारकाम धान्य कुटणं असे अनेक उद्योग सुरू केले ते नेहमी म्हणत आपल्या शेतात तयार झालेल्या गव्हाच्या आपल्या घरात तयार केलेल्या पोळ्या जेवढ्या स्वस्त आणि गोड लागतात तेवढी स्वस्त बाहेरची पोळी नाही मिळणार त्याचप्रमाणे स्वतःच्या घरात बनलेल्या कापडा इतकं स्वस्त कापड कुठेही मिळणार नाही बेकार राहिल्यानं ना माणसं आळशी होत जातात त्याची त्यांना सर्वात काळजी वाटायची संपूर्ण देशाच्या भल्याच्या दृष्टीनं त्यांनी आपली अर्थसंकल्पनाच बदलण्याचा प्रयत्न केला ते म्हणत तुम्हाला माहीत आहे का एवढं धान्य आपल्या देशात निर्माण करुनही आपण गव्हाची आयात करतो आपण तांदूळातलं सगळं सत्व काढून टाकून पॉलिशचा तांदूळ खातो साखरही सत्वहीन करून खातो गिरणीत दळलेलं पीठ घ्यायला आपण पैसे मोजतो आणि त्यातून आजारपण विकत घेतो ग्रामीण तेलाची घाणी चालवणाऱ्याला आपण आयुष्यातून उठवलं पन्नास वर्षापूर्वीचा ग्रामीण माणूस जोडा हुशार होता किंवा अनेक गोष्टी निर्माण करू शकत होता तेवढा आज राहिलेला नाही तो सतत देत असतो पण त्याला परत काही मिळत नाही माझ्या योजनेत ज्या गोष्टी खिड्यात तयार होऊ शकतात त्या शहरात निर्माण करू दिल्या जाणार नाही त्यांनी लोकांना स्वतःचा तांदूळ स्वतः सडून घ्यायला सांगितलं स्वतःला लागणारा गहू स्वतः दळायला सांगितला साखरेऐवजी ताजागुळ वापरायला सांगितलं आणि स्वतः सुतकताई करणं कापड विणणं हेही करायला सांगितलं भेटीला आलख् प्रदेशातल्या पाहण्यांना ते ताजा गुळ खाऊन पाहायला सांगत गांधीजींनी भारतीयांना सांगितलं की खादीची स्पर्धा गिरणीतल्या कापडाशी आहे हे विसरून जा गिरणी मालक त्यांचं कापड स्वस्त करण्याच्या प्रयत्नात राहतील पण आपण खादी निर्माण करणाऱ्यांना न्याय दखण्याचा योग्य तो रोजगार दखण्याचा प्रयत्न महत्वाचा मानून नाही ते नकळत कल शोषणच होईल कागदाचा कारखानदार कामगारांना सहा पैसे रोजगार देत अस कागद आणखी स्वस्त करण्याची त्यांची इच्छा असत गांधीजींनी त्याला सांगितलं की याऊन स्वस्त दलाने ते कागद घेणार नाही शेतकऱ्यांनी ग्रामीण कारागिरीचं शोषण करणाऱ्या दलालांना वगळण्याचा गांधीजींचा प्रयत्न होता त्यांना माहीत होतं की मातीत राबणाऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचं मूल्य मिळत नव्हतं गिरायकांना दिलेल्या किमतीचा थोडासा हिस्सा त्यांच्यापर्यंत पोचत होता, होता। शेतमालाच्या किमती हा त्यांचा प्रश्न नव्हता फक्त मध्यस्थ किंवा दलाल हा प्रश्न होता अन्न आणि वस्त्र कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाच्या ते विरोधात होते बनिया मंडळीच्या काळ्या बाजारात आणि अतिरिक्त नफा कमावण्याचा नेहमी त्यांनी धिक्कार केला लोकांची फसवणूक करून संपत्ती जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांनी नेहमी दृष्ट दिली अशा प्रकारे वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती धार्मिक कारणाकरता किंवा सार्वजनिक कामांसाठी दान देण्यातून त्यांच्या पापांमधून त्यांची सुटका होईल अशी कल्पना असेल तर ते खोटं आहे असं ते म्हणत ते बनियांना उद्देशून म्हणत मोठे व्यापारी आणि भांडवलदार इंग्रज सरकारविरुद्ध बोलतात पण प्रत्यक्ष कृतीत तिस सरकारच्या म्हणण्याप्रमाणेच वागतात सरकार पंचाण्णव टक्के नफा कमवतं तर हे पाच टक्के पण नफाच कमवतात स्वदेशीची चळवळ यशस्वी झाली नाही कारण भारतीय व्यापाऱ्यांनी परदेशी माल स्वदेशी म्हणून विकला भारताचा पराभव भारतीय व्यापाऱ्यांनीच केलिला आह आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण ही चूक सुधारू याची मला खात्री आहे